वाल्मिकी रामायण अयोध्याकांड एकोणीशे दिवशी सकाळच्या वेळी गुरु, गुरु दशरथ महाराज स्वर्गी गेले त्याने ज्येष्ठ रामाला आणि महाबलिष्ठ लक्ष्मणाला दूर धाडले आता राजपुत्रा तूच आमचा महायशस्वी राजा होचित्याच्या दृष्टीने यात काही दोष घडत नाही कारण हे राज्य नेता नसलेले झाले राघवा अभिषेकाचे सर्व साहित्य घेऊन आपले लोक आणि नगरातील निमनिराळे महाजन राजकुमारा तुझी वाट पाहतायत भरता हे वाड वडिलांच्या पासून चालत आलेले राज्य निश्चितपणे हाती घे आणि नरश्रेष्ठा स्वतःला अभिषेक करून घेऊन आमचे पालन कर अभिषेकाचे सर्व साहित्य उजवीकडे टाकून तो दृढवृत्ती भरत सर्व लोकांना म्हणाला आमच्या कुलात ज्येष्ठ जो आहे त्याला राजपत देने नित्य उचित मानले आहे आपण सगळे जाणते लोक आपण असे मला सांगू नये कारण राम आमचा ज्येष्ठ भ्राता म्हणून तोच राजा होईल मी चौदा वर्षे अरण्यात काढीन आपली महान चतुरंग सेना तयार करा मी ज्येष्ठ भ्राता रामाला वनातून घेऊन येईन हे सर्व अभिषेकाचे साहित्य जे तयार केले ते रामाकरता सोबत घेऊन मी वनात जाणार आहे तेथेच त्या ते ते नरश्रेष्ठाला मी समोर उभा करून अभिषेक करीन आणि महायज्ञातून जसा अग्नि घरी तसे रामाला मी आणीन या माझ्या पुत्रलोभी आईची इच्छा मी पूर्ण करणार नाही मी दुर्गम वनात वास करेन राम राजा होईल शिल्पी लोकांकडून उंच सखल रस्ते सारखे करून घ्या वाटेत जाणे कुठे अवघड आहे ते पाहून लक्षात घेणारे राखणदार त्यांच्या मागोमाग जाऊ दे रामाकथा असे बोलणाऱ्या त्या राजकुमाराला राज रा। सगळे लोक उत्कृष्ट वचन बोलले ज्येष्ठ राजपुत्राला पृथ्वी द्यायला तू निघालायस असे बोलणाऱ्या तुझ्या मुखात पद्मा लक्ष्मी विराज राजकुमाराचे ते उत्कृष्ट बोलणे ऐकून आर्य जनांच्या नेत्रातून मुखावर आनंदाश्रय उघडले तेथे ते, ते, ते बोलणे ऐकून आनंदित झालेले अमात्यजन आणि सभासद यांचा शोक पळाला ते त्याला म्हणाले हे नरभरा तुझ्या सांगण्यावरून भक्तिमान जनानं शिल्पीवर्गाला मार्ग तयार करण्याची आज्ञा दिली आहे अयोध्या खंडाचा एकोणऐंशी समाप्त हा हा हा हा हा